अध्याय दहावा इहलौकिक व पारलौकिक भोगांच्या निरूपणत सावधपणे पालन करावे निष्काम भावाने आपला वर्ण आश्रम आणि कूळ यांचेही आचार पाळावेत स्वधर्माचारणाने ज्याचे चित्त शुद्ध झाले आहे त्याने विषयांमध्ये आसक्त झालेले लोक विषयांना सत्य मानून सुखासाठी जी कर्मे करतात त्या कर्मांचा परिणाम दुःखदायक होतो ही गोष्ट नीट ध्यानात घ्यावी जसे झोपलेला माणूस स्वप्नामध्ये अनेक विषय पाहतो किंवा जागेपणी मनाने ज्या विषयांचे चिंतन करतो ते सर्व इंद्रियांनी दिसणारे आणि अने अनेक असल्यामुळे खोटेच आहेत हे समजते तसेच इंद्रियांच्याद्वारे बाहेरील विषयात जाणवणारी भेदबुद्धी सुद्धा खोटीच आहे ईश्वर परायण मनुष्याने नित्यनैमित कर्मांचे साचरण करावे सकाम कर्मे कधीही करू नयेत जेव्हा तो आत्मज्ञानासाठी प्रयत्नशील होईल तेव्हा तर नित्य कर्मांची माझ्या भक्तानं अहिंसा सत्य अस्थैय ब्रम्हचर्य आणि अपरिग्रह या यमांचे पूर्णपणे पालन करावे शौच संतोष तप स्वाध्याय ईश्वर प्रणिधान या नियमांचं आत्मज्ञानाला अडथळा येत नसेल तर यथाशक्ती पालन करावं मला जाणवणाऱ्या शांतस्वरूप गुरूंजवळ जाऊन त्यांना माझे स्वरूप समजून त्यांची सेवा करावी कसलाही अभिमान धरू नये कोणाचाही मत्सर करू नये नेहमी सावध असावं माझेपणाचा भाव सोडावा गुरु आणि माझ्याबद्दल निस्तीम प्रेम ठेवावं तत्त्व समजून घेण्याची जिद्द्या जिज्ञास कोणत्याही प्रकारची घाई करू नये कुणाबद्दलची दोषदृष्टी ठेवू नये निरर्थक आणि असत्य भाषण यांच्यापासून दूर राहावं पत्नी पुत्र घर जमीन आपतेष्ट धन इत्यादी सर्वांमध्ये एकच आत्मा असल्यामुळे सर्वांची सुखदुःख स्वतःसारखीच आहेत असा सगळीकडे समभाव ठेवून तटस्थ राहावं आत्मा स्वयंप्रकाशी सर्वांचा साक्षी आणि स्थूल आणि सूक्ष्म या दोन्ही देहांपासून तो पूर्णपणे वेगळा आहे ज्याप्रमाणे जळणाऱ्या लाकडाहून जाळणारा आणि प्रकाश देणारा अग्नि वेगळाच असतो जसा लाकडाशी संबंधित असून त्याहून वेगळा असलेला अग्नी लाकडाच्या आकारानुसार लहान मोठा पेटणारा आणि विजवणारा असा लाकडाचा गुण स्वतः घेताना दिसतो त्याचप्रमाणे आत्मा सुद्धा देहात असल्यामुळे वेगळा असूनही देहाचे गुण धारण करतो हे मनुष्याचे शरीर त्रिगुणाचेच बनले आहे या गुणांमध्ये मी माझेपणा असल्यामुळे माणसाच्या मागे संसार लागला आहे त्याचा नाश आत्मज्ञानानेच होतो म्हणून विवेकाने देहामध्ये असणाऱ्या केवल स्वरूप परमात्म्याला नीट जाणून स्थूल सूक्ष्म देहाविषयीची सत्यबुद्धी सोडून द्यावी यज्ञासाठी अग्निउंबराच्या लाकडातून घुसळून काढतात त्यात खाली लाकूड असते त्याला आधर म्हणतात वरच्याला उत्तरअरणी म्हणतात आणि मधल्या उभ्या रवी रवीसारख्या लाकडाला मंथनकाष्ठ म्हणतात हे घुसळले असता अग्नि उत्पन्न होतो येथे हेच रूप घेतलेले आहे ज्ञानरूप अग्नि उत्पन्न होणाऱ्या क्रियेत आचार्य खालचे लाकूड आहेत आणि प्रिय शिष्य वरचे आचार्यांचे प्रवचन हे मंथनकाष्ठ होय त्यापासून आत्मज्ञान रूपी अग्निनिर्माण होतो तो परमानंद देणारा आहे बुद्धिमान शिष्यांची आग्नेप्रमाणे ती बुद्धी सुद्धा नाहीशी होते जर तुला असे वाटत असेल की कर्म करणारे आणि त्या कर्माची सुखदुःखादी फळे भोगणारे जीव अनेक आहेत तसेच कर्माचे फलस्वरूप लोक कर्माची उपभोगाची वेळ ती कर्मे सांगणारी शास्त्रे कर्मांपासून मिळणारे शरीर हे सर्व नित्य आहे त्याचप्रमाणे सर्व पदार्थ प्रवाहरूपाने नित्य असून सत्य आहेत आणि त्या त्या, त्या आकारानुसार ज्ञान प्राप्त उत्पन्न होऊन नष्ट होते तर हे उद्धवा सर्वच मनुष्यांना देह आणि काळाचे विभाग ज्यांच्यामुळे प्राप्त होणाऱ्या जन्माधिक अवस्था नित्य मानाव्या लागतील आणि त्यांना मोक्ष कधीच मिळणार नाही शिवाय या जगात कर्म करणारा आणि त्यांची सुखदुःखे भोगणारा मनुष्य प्राणी संपूर्णपणे परतंत्र आहे अशा पराधीन प्राण्याला कोणता विषय सुख देऊ शकेल बरं या जगात असे दिसते की उत्तम कर्म करू जाणणाऱ्यांनाही सुख मिळत नाही आणि कर्म न जाणणाऱ्या मूर्खांनाही दुःख भोगावे लागत नाही अशा स्थितीत कर्मामुळे सुख मिळवण्याचा अहंकार व्यर्थ आहे जरी सुखदुःखाची प्राप्ती आणि नाश कसा होतो हे एखाद्याने जाणले तरी सुद्धा मृत्यू केव्हा येईल आणि तो कसा टाळावा हे तर खात्रीने कुणालाच माहीत नाही वधस्थानाकडे नेल्या जाणाऱ्या माणसाला ज्याप्रमाणे कोणतीही भोग सामग्री संतुष्ट करत नाही त्याचप्रमाणे मृत्यूजवळ असणाऱ्या माणसाला कोणता पदार्थ किंवा कोणती कामना सुखी करू शकेल या लोकाप्रमाणेच परलोक सुद्धा सदोषच आहे तेथे सुद्धा स्पर्धा असुया पुण्य क्षीण होणे आणि नाश पावणे हे सर्व आहेच जशी पुष्कळ कष्टाने केलेली शे, शेती अतिवृष्टी अनावृष्टी यासारख्या संकटांनी नष्ट होते त्याचप्रमाणे परलोकासाठी केलेल्या प्रयत्नात विघ्ने येतात आणि ते प्रयत्नही प्रयत विफल होतात जर कोणतेही विघ्न निर्माण न होता चांगल्या तऱ्हेने यज्ञ इत्यादींचे अनुष्ठान पूर्ण झाले तर त्यामुळे परलोकाची प्राप्ती कशी होते ते आता ऐक यज्ञ करणारा पुरुष यज्ञांचे द्वारा देवतांची आराधना करून स्वर्गात जातो आणि तेथे आपल्या पुण्यक्रमांच्या द्वारा प्राप्त केलेले दिव्य भोग देवतांप्रमाणे भोगतो त्याच्या पुण्यानुसार त्याला एक तेजस्वी विमान मिळते आणि तो त्यातून अप्सरांच्या बरोबर मनोहर वेश घेऊन विहार करतो तेव्हा गंधर्व त्याच्या गुणांचे गायन करतात त्याच्या इच्छेनुसार अप्सरांसह आनंदाने क्रीडा करीत असता आपण लवकरच येथून खाली भूतलावर पडू याचे त्याला भानही राहत नाही जोपर्यंत त्याचे पुण्य असते तोपर्यंत तो स्वर्गामध्ये मोज करतो पुण्य संपताच त्याची इच्छा नसतानाही कालगतीनुसार तो खाली पडतो जर एखाद्या मनुष्य दुष्टांच्या संगतीत सापडून अधर्माने वागू लागला किंवा आपल्या इंद्रियांच्या अधीन होऊन स्वच्छंदपणे वागू लागला कंजूशपणे वागू लागला लोभी झाला स्त्री झाला किंवा प्राण्यांना त्रास देऊ लागला आणि शास्त्रविधानाच्या विरुद्ध पशूंचा बळी देऊन भूतप्रेतांची उपासना करू लागला तर त्याला त्याच्या इच्छेविरुद्ध घोर अंधकारमय नरकात जावे लागते सकाम कर्मांचे फळ दुःखच आहे जो जीव शरीरामध्ये ता ममता धरून तशी कर्मे करतो त्यांची फळे भोगण्यासाठी त्याला पुन्हा जन्म घ्यावा लागतो मर्त्य जीवाला अशा स्थितीत काय बरं सुख मिळणार एक कल्पर्यंत आयुष्य असणाऱ्या लोक आणि लोकपाल यांना माझे भय आहे दोन पदार्ध आयुष्य असणाऱ्या ब्रह्मदेवाला सुद्धा माझ्यापासून भय आहे सत्व रज आणि तीन गुण इंद्रियातात आणि इंद्रिय कर्म करतात केलेल्या कर्मांशी संबंध जोडून कर्मांची फळे भोगू लागतो जोपर्यंत शरीर इत्यादींमध्ये मी माझेपणाचा अभिमान आहे तोपर्यंत आत्म्याच्या अनेकत्वाचा भ्रम नाहीसा होत नाही हा नाही, होत नाही तो वाटणारे भय कायमच असते जो अशा प्रकारे गुणांच्या विळख्यात सापडून राहतो त्याला शोक आणि मोह होतच राहतात प्रिय उद्धवा जेव्हा मायेच्या गुणांमध्ये क्षोभ होतो तेव्हा काल आत्मा वेद लोक स्वभाव आणि धर्म अशा अनेक रूपांनी आणि नावांनी मीच एकटा ओळखला जातो उद्धव म्हणाला भगवान हा अलिप्त आत्मा देह इंद्रिय इत्यादी गुणांमध्ये तसेच देहाने केलेली कर्म आणि त्यांची फळे यामध्ये राहत असूनही त्यापासून मुक्त कसा राहतो किंवा वरील गुणांनी बद्ध कसा होतो बद्ध किंवा मुक्त पुरुष कसा असतो कसा वागतो तो कोणत्या लक्षणाने ओळखला जातो काय खातो मला त्याग इत्यादी कर्मे कसे करतो झोपतो कसा बसतो कसा चालतो कसा हे अच्युता प्रश्नाचे मर्म जाणणाऱ्यांमध्ये आपण श्रेष्ठ आहात एकच आत्मा अनादि गुणांच्या संबंधांमुळे नित्यबद्धही आहे आणि मोक्ष नित्य असल्यामुळे नित्यमुक्तही आहे या परस्पर विरोधी दिसणाऱ्या गोष्टींमुळे मला संशय उत्पन्न झाला आहे तरी माझा या प्रश्नाच उत्तर दयाव अध्याय दहावा समाप्त